श्लोक सदा योगी शांती निर्वाण परम मत्संस्था मधी गती मनाचे नियमन केलेला व याप्रमाणे मनाला सदा योगयुक्त करणारा योगी जिचे पर्यवसन मोक्षामध्ये आहे अशी मतस्वरूप शांती प्राप्त करून घेतो मग ब्रम्हरंध्री स्थिरावोनी सोहं भावाचा बाह्या पसरुनी परमात्म लिंग धावोनी आंगा घड़े। मग ब्रह्मरंध्राचे ठिकाणी स्वस्त होऊन ते ब्रह्म मी आहे या भावना रूप बाहू पसरून त्वरेने परब्रह्मरूपी लिंगाशी ऐक्य पावते तव महाभूतांची जवनिका फिटे मग दोही सिहोय झटे तेथ गगना सकट आटे समरसी तीए तेव्हा पंचमहाभूतांचा पडदा नाहीसा होतो व मग शक्ती आणि परमात्मा यांचे ऐके होते त्या ऐक्यात आकाशा सकट सगळ्यांचा लय होतो पैमेघाचे निमुखी निवडील समुद्रका वोघी पडील तो मागुता जायसा आला आपण पय मेघांच्या द्वाराने समुद्रापासून वेगळे झालेले समुद्राचे पाणी नदीच्या ओघात पडून नदीच्या रूपाने जसे पुन्हा समुद्रास मिळते म्हणजे तो समुद्रच नदीच्या रूपाने आपणास मिळतो ते पिंडाचे निमिशे पदी पद प्रवेशे ते एकत्व होय तैसे हे अर्जुना याप्रमाणे शरीराच्या द्वारे जेव्हा शक्ती रूप टाकून शिवच शिवात मिळतो तेव्हा ते एकत्व वरील समुद्राच्या ऐक्याप्रमाणे आहे आता दुजे हन होते की एकची हे आई ते ऐशी ये बिवंचने पुरते उरेची न आता द्वैत होते की हे स्वरूप स्वत एकच होते असा विचार करण्यापुरती जागा उरत नाही गगनी गगन लय जाये ऐसे जे काही आहे ते अनुभवे जो होये तो होऊन ठाके चिदाकाशात मुरणी आकाशाचा लय होतो अशी जी काही स्थिती आहे ती अनुभवाने जो होईल त्यालाच ती प्राप्त होईल म्हणून तेथीची मातू न चढेची बोलाच हातू जेणे संवादाची आवा आतू पैठी की मागे सांगितल्या कारणाने त्या स्थितीची गोष्ट शब्दांनी सांगता येत नाही आणि शब्दांनी सांगता येईल तेव्हाच ती गोष्ट संवादाच्या गावात स्थापित करता येईल अर्थात शब्दांनी सांगताच येणार नाही तर तिच्याविषयी संवाद होणेही शक्य नाही अर्जुना एरवी तरी अभिप्रायाचा जे गर्वधरी ते पाहे पाुरी ठेली अर्जुना सहज विचार करून पाहिले तरी हा अभिप्राय सांगण्याचा गर्वजी जी वैखरी धरते ती वाचा या ब्रह्मस्थिती पासून फार दूर राहिली भ्रुलता मागिली कडे तेथ मकरची अंग न सडे या प्राणासाकडे गगना येत बिवाईच्या मागील बाजूस म्हणजे आज्ञा चक्रात स्वरूप राहत नाही इतकेच नव्हे तर एकट्या प्राणवायूला गगनास येण्याचे संकट पडते पाठी तेथेची तो भेसळला तै शब्दाचा दिवो मावळला मग तया हिवरी आटू भविनला आकाशाचा नंतर तो प्राणवायू तेथेच मुरणी आकाशात मिळाला तेव्हा शब्दाचा दिवस मावळला आणि मग त्यानंतर आकाशाचाही लय झाला आता महाशून्याची आई जेथ गगनैसीची थावो नाही तेथ था तागा लागेल काय बोला चाई आता परब्रह्मरूपी डोहात जेथे आकाशाच थांब लागत नाही तेथे शब्दरूपी होडी ढकलण्याच्या वेळूचा लाग लागेल काय मनोनी आखरा माजी सापडे की कानवरी जोडे हे तैसे नव्हे पुढे त्रिशुद्धीगा या कारणास्तव ती ब्रह्मस्थिती अक्षरात सापडेल म्हणजे शब्दानी सांगता येईल अथवा कानानी ऐकता येईल अशी खरोखर नाही हे त्रिवार सत्य आहे जे कही दैवे अनुभवी फावे ती आपण जेव्हा कधीतरी दैवायोगाने ते, दैवा ते अनुभवाला प्राप्त होईल तेव्हा आपणच होऊन राहावे असे ते आहे पुरती जाणणे ते नाहीची म्हण किती हे ची बोलावे आता वायाची धनुर्धरा अर्जुना तद्रुप झाले म्हणजे त्यापुढे आता जाणणे काही उरले नाही म्हणून आता हे राहू दे हेच व्यर्थ किती बोलावे। बोलावेसे शब्द जात माघवते सरे तेथे संकल्पाचे आयुष्य पुरे वाराही जेथ नशिरे विचाराचा याप्रमाणे शब्द मात्र जेथून माघारी फिरतो जेथे संकल्पाचे आयुष्य संपते म्हणजे संकल्प नाहीसा होतो व विचाराचा वाराही प्रवेश करू शकत नाही जे उन्मनियेचे लावण्य जे तुरेचे तारुण्य अनादि जे अगण्य परमतव जे, जे, जे परमात्मत मनरहित अवस्थेचे सौंदर्य आहे व चौथ्या ज्ञानरूप अवस्थेचे तारुण्य आहे आणि जे नित्यसिद्ध व अमर्याद आहे जे विश्वाचे मूळ जे योगद्रुमाचे फळ जे आनंदाचे केवळ चैतन्य जे आकाराचे शेवट आहे जे मोक्षाचे निश्चयाचे ठिकाण आहे ज्या ठिकाणी आरंभ आणि शेवट ही नाहीशी झाली आहे जे आकाराचा प्रांतु जे मोक्षाचा एकांतू जेथ आदी आणि अंतु विरोनी गेले जे त्रैलोक्याचे कारण आहे जे अष्टांग योग रूप वृक्षाचे फळ आहे व जे आनंदाची केवळ जीवन कला आहे जे महाभूतांचे बीज जे महा तेजाचे तेज एवम पार्था जे निज स्वरूप माझे जे पंच महाभूतांचे बीज आहे जे, जे सूर्याचे सूर्या तेज आहे म्हणजे याच्यापासून सूर्याला तेज मिळते याप्रमाणे अर्जुना जे माझे खास स्वरूप आहे ते हे चतुर्भुज कोंभेली जयाची शोभारूपा आली देखोनी मस्तकी नोकिली भक्त वृंदे नास्तिकांनी भक्तांचे समुदाय पराभव केलेले पाहून ज्याची म्हणजे निर्गुण स्वरूपाची शोभा व्यक्ततेला आली तीच ही आकाराला आलेली चतुर्भुज मूर्ती होय ते अनिर्वाच्य महा सुख पैया आपणाची जाष्कर्ष प्राप्ती वेरी ज्या पुरुषांचे निश्चय प्राप्तीपर्यंत टिकतत, ते पुरुष असे हे शब्दातील उत्कृष्ट सुख आपणच बनतत. आमी साधन हे जे सांगितले तेची शरीरी जीही केले ते आमुचे निपाडे आले निर्वाळले आम्ही हे जे अष्टांग योग रूपी साधन सांगितले त्या साधनाची मूर्तीच आपले शरीर ज्याने केले ते योगाभ्यासाने शुद्ध झाल्यावर आमच्या बरोबरीला आले परब्रह्माचे निरसे देहाकृतीची ये मुसे वोती व जा तैसे दिसती आंगे देहाकृतीच्या मुशीत परब्रह्म रस ओतून तयार केलेली जाणू काय मूर्तीच असे ते शरीराने दिसतात जरी हे प्रती हन अंतरी फाके तरी विश्वची हे अवघे झाके तव अर्जुन म्हणे निके साचची जी है जर हा अनुभव अंतकरणात प्रकाशेल तर हे सर्व जग मावळेल तेव्हा अर्जुन म्हणाला ठीक हे खरे आहे महाराज तो प्राप्तीचा ठावो म्हणून घडे कारण की आता देवा आपण जो हा उपाय सांगितला तो ब्रम्हप्राप्तीचे ठिकाण आहे म्हणून त्या उपायाने ब्रम्हप्राप्ती होते ये अभ्यासी ही जे दृढ होती ते भरवसेनी ब्रह्मत्वा येती हे सांगत याची रीती कळले मज याचा दृढ निश्चयाने जे अभ्यास करतात ते खात्रीने ब्रम्हत्वास प्राप्त होतात हे आपले सांगण्याच्याच रीतीवरून मला समजले देवा गोठीची हे ऐकता बोधू उपजतसे चित्ता मा अनुभवे तल्ली नोहे देवा योगाने हे वर्णनच केवळ ऐकले असता चित्तात ज्ञान उत्पन्न होते तर मग अनुभवाने तल्लीनता कशी होणार नाही म्हणून काही अनारी परी नाव भरी चित्त देई बोलाय म्हणून तुझ्या सांगण्यात अन्यथा नाही परंतु क्षणभर माझ्या एका बोलण्याकडे लक्ष दे आता कृष्णा तुवा सांगितला योगू तो मना तरी आला चांगू परी नशके करू पांगू योग्यतेचा। तेच कृष्णा तू हा जो योग सांगितलास तो माझ्या मनाला तर चांगलाच पटला परंतु माझ्या ठिकाणी अधिकाराची उणीव असल्यामुळे मी त्याचे अनुष्ठान करू शकत नाही सहजे आंगी कजे तुले आहे ते तुलियाची जरी सिद्धी जाये तरी हा मार्गू सुखो पाये अभ्यासीन माझ्या अंगात स्वभावत हा जितकी योग्यता आहे तितक्याच योग्यतेने जर हा अभ्यास सिद्धीला जाईल तर याच मार्गाचा मी सुखाने अभ्यास करीन ना तरी, देवो जैसे तरी देव जैसे सांगतील तैसे आपण पे जरी न ठकेल तरी योग्य ते विण होईल ते अथवा देव जसे सांगतील तसे जर आपल्या हातून होणार नसेल तर योग्यतेशिवाय जे होण्याजोगे असेल तेच विचारू जीवीची ऐसी धारण मनोनी पुसावया जाण मग म्हणे तरी आपण चित्त देईज माझे मनाची अशी समजूत झाली म्हणून पुसण्याचे प्रयोजन पडले म्हणून मी म्हणतो कि आपण इकडे लक्ष द्यावे हा हो जी अवधारिले हे जे साधन तुम्ही निरूपिले ते आवडत अभ्यासिले फाबो अहो महाराज ऐकले का तुम्ही जे साधन सांगितले त्याचे वाटेल त्यांनी के अनुष्ठान केले तर ते साध्य होईल का के योग्यते नाही ऐसे तेथ श्रीकृष्ण म्हणती काही धनुर्धरा अथवा योग्यते योग्यतेशिवाय प्राप्त होत नाही असे काही येथे आहे का असे अर्जुनाने विचारले तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना तू हे काय विचारतस हे का काजकीर निर्वाण परि आणि कही जे काही साधारण ते हि अधिकाराचे वोड वेविण काय सिद्धी जाय ही तर शेवटची म्हणजे अत्यंत उच्च दर्जाची गोष्ट आहे पण इतर काही साधारण काम असते ते तरी अधिकाराच्या योग्यतेशिवाय सिद्धी जाते का योग्यता जे म्हणीजे ते प्राप्तीची अधिन जाणीजे का योग्य होऊन कि ते आरंभीले फळे परंतु योग्यता जी म्हणावायची ती प्राप्तीचे अधीन आहे असे जाणावे कारण योग्य होऊन जे करावे ते आरंभीच फलदायी होते तरी तैसी येथ काही सावियाची के नाही आणि योग्यतेची काही खाणी असे तर तसा काही येथे योग्यता हा सहज बाजारात मिळणारा माल नाही आणि योग्य पुरुषांची काय खाण आहे का नावे जाहला देह धर्मी नियतू तरी तो ची नव्हे व्यवस्थित थोडासा विरक्त असून देहाच्या गरजा ज्याने आवरल्या आहेत तोच या कामी योग्य नाही का ये तुला लिये आय माजी वडे योग्यपण तू तेही जोडे ऐसे प्रसंगे साकडे फेडीले तयाचे एवढ्या युक्तीने एवढी योग्यता तुलाही प्राप्त होईल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कि त्याची अर्चन देवानी अशी ओघानेच दूर केली मग म्हणे पार्थ ते हे ऐसी व्यवस्था अनियता सर्वथा योग्यता नाही मग देव पुढे म्हणतात अर्जुना त्याची अशी ही व्यवस्था आहे की जो अनियमित वागतो त्याची मुळीच योग्यता नाही श्लोक सोळावा नात्यश्णतस्त योगोस्ती नच्या एकांत मनश्नत नच्या अति स्वप्नशील जाग्रतो नवच्या अर्जुन हे अर्जुन अति खाणारा किंवा अगदीच न खाणारा किंवा अति झोप घेणारा अथवा अगदीच न झोप घेणारा असा जो असेल त्याला योग प्राप्त होणार नाही जो रसनेंद्रियाची अंकिला का निद्रेसी जीवे विकला तो नाहीच एथ म्हणितला अधिकारी जो जिव्ह्याचे स्वाधीन आहे किंवा झोपेला मनापासून वाहिलेला आहे तो योगाविषयी अधिकारी आहे असे म्हणता येत नाही अथवा आग्रहाची क्षुधातृषा कोंडी आहारोडी मारून अथवा जो हट्टाच्या बंदी खाद्यात भूक व तहान कोणतो व भुकेला मारून आहार तोडतो निद्रेची वाटा नवचे ऐसा दृढी वेचे निवतरणे नाचे ते शरीराची नवे तयाचे मायोगू कवनाचा व जो निद्रेच्या वाट्यात जात नाही याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी हट्टाचा पूर्ण संचार होऊन जो नाचतो त्याचे हे शरीरच त्याच्या ताब्यात राहणार नाही तर मग योग कोण करणार मनोनी अतिशय विषय सेवा तैसा विरोधु विरोधावा का सर्व म्हणून विषयांचे अतिसेवन करावे ही, से करा ही अशा प्रकारची विरोधी बुद्धी नसावी किंवा वाजवीपेक्षा फाजील नियमन करणे हेही कामाचे नाही श्लोक सतरा युक्त आहार विहारचेष्टमसुक्त स्वप्ना व बोधस ज्याचे खाणे व हिण्णे नियमित आहे जो सर्व कार्यामध्ये परिमित काम करतो ज्याची निद्रा व जागर परिमित आहे त्याला संसार रूपी दुःखाचा नाश करणारा हा योग साध्य होतो आहार तरी सेविजे परियुक्तीचे निमापे मविजे क्रिया जात आचारी अन्न तर सेवन करावे परंतु नियमाने मोजलेले असावे त्याचप्रमाणे इतर सर्व क्रिया कराव्यात मितला बोली बोली जे मितलीया पाऊली चालीजे निद्रेही मानू दिवसरेक मोजके शब्द बोलावेत नियमित पावलांनी चालावे व कोणा एका योग्य वेळेला झोपेलाही मान द्यावा जागणे जरी जाहले, तरी जाम्य हो संत असेल सहजे जागावायचे झाले तरी तेही परिमितच असावे एवढ्या ज्ञानाय असे कफवातादी सर्व धातूंची समता राहील ऐसे युक्तीचे निहाते जे इंद्रिया व पिजे भाते तई संतोषाशी वाढते मनची करी अशा रीतीने नियमितपणाच्या द्वाराने विषय दिले असता मनच संतोषाला वाढवते बाहेर युक्तीची मुदरा पडे तव आत आत सुख वाढे तेथे सहजेची योगू घडे नाभ्यासिता मग बाहेंद्रियाना बाहेंद्रियांना नियमितपणाचे वळण पडते आणि अंतःकरणामध्ये सुख वाढते अशा स्थितीत अभ्यासाचे कष्ट न पडता योगाचा अभ्यास सहजच होतो जैसे भाग्याची या से, उद्यमाचे निमिसे मग समृद्धी जात आपण दैवाचा उदय झाला कि उद्योगाच्या निमित्ताने सर्व ऐश्वर ओप घरी चालत येतात श्लोक यदा अठरावादाविषयी चित्त आत्म्याचे ठिकाणी आणि जेव्हा सर्व प्रकारच्या इच्छा विषयी साधक निरीच्छ होतो तेव्हा त्याला योग सिद्ध झाला असे म्हणतात तैसा युक्तिमंतु कौतुके अभ्यासाची या मोहराठा के आणि आत्मसिद्धीची पिके अनुभवतयाचा त्याप्रमाणे नियमाने वागणारा पुरुष ज्या वेळेस लिलेने आपला मोर्चा योगाभ्यासाकडे वळवतो त्याच वेळेला त्याचा अनुभव आत्मप्राप्ती रूपानी पिकतो मनोनी युक्ती हे पांडवा घडे जया सदैवा तो अपवर्गीची ये राणी अलंकारी जे म्हणून अर्जुना हा नियमितपणा ज्या भाग्यवानाच्या हातून घडतो तो पुरुष मोक्षाच्या राज्याने अलंकृत होतो युक्ती योगाचे अंग पावे ऐसे प्रयाग जेथ होय बरवे तेथ क्षेत्र सन्यासे स्थिरावे मानस जयाचे नियमितपणा ज्या वेळेस योगाला जाऊन मिळतो व असा दोघांचा प्रयागरूप चांगला संगम जेथे होतो त्या ठिकाणी ज्याचे मन क्षेत्र संन्यास करून स्थिर होते श्लोक एकोणीस नेंगते सोपम स्मृत योगिनो येत चित्तस्य युंजतो योगम आत्मन वायुरहित प्रदेशामध्ये असलेला दीप ज्याप्रमाणे चलन पावत नाही तीच उपमा चित्ताचे नियमन केलेल्या व आत्मयोगाचे अनुष्ठान करणाऱ्या योगी मनुष्या संबंधाने जाणवे हे ही प्रसंगे जाण ते दीपाचे उपलक्षण निर्वातीची त्याला तू योगयुक्त म्हण त्या पुरुषाच्या मनाच्या स्थितीला निर्वात स्थालीच्या दीपाची उपमा योग्य होईल हेही प्रसंगानुसार तू समज आता तुझे मनोगत जाणवनी काही काही एक आम्ही म्हणून ते निके चित्त देऊनी परिसावेगा. वेगा आता तुझ्या मनातील अभिप्राय ओळखून तुला मी काही थोडे सांगतो ते तू चांगले चित्त देऊ नये तू प्राप्तीची चाड वाहसी परी अभ्यासी दक्षु नवसी ते सांग काय बिहसी दुवाडपणा तू प्राप्तीची इच्छा बाळगतोस परंतु अभ्यास करण्याविषयी तत्पर नाहीस तर सांग बाबा तू कठीणपणाला भीतोस काय तरी पार्था हे झणे साया सखे सा हो मने वाया बागुल इये दुर्जने इंद्रिये करीती तरी अर्जुना यात कष्ट आहेत असा तुझे मनाचा ग्रह कदाचित होऊन बसेल तर तू तसा होऊ देऊ नकोस हे दुष्ट इंद्रिये याचा उगाच बाहू करतात पा हे पा आयुष्या ते अढळ करी जे सरते जीवित वारी तया औषधाते वैरी काय जिव्हा न म्हणे पहा बर आयुष्याला स्थिर करणारे व संपलेल्या जीवितला मागे आणणारे औषध त्याला जिव्हा शत्रु समजत नाही का ऐसे हितासी जे जे ते सदाची इंद्रिया दुखे एरवी सोपे योगा काही आहे त्याप्रमाणे आपल्या हितास जे जे चांगले ते या इंद्रियांना सदोतीत दुःख कारक वाटते एरवी अर्जुना योगासारखे सोपे काही आहे का म्हणून या सणाची गाढी का जो आम्ही अभ्यासू सांगितला निका तेने होईल तरी हो का निरोधूय या म्हणून आसनाच्या बळकटपणापासून आरंभ करून जो आम्ही चांगला योगाभ्यास सांगितला त्या योगाने इंद्रियांचा निरोध झाला तर होईल श्लोक विसाववा येत्रोपर मते चित्तम निरुद्धम योग सेवया यंत्र चेवात्मना आत्मान पश्चन आत्मने तुष्यती जेथे योगाच्या अभ्यासाने नियमन पावलेले चित्त विषयांपासून परावृत्त होते जेथे साधक आपण आपल्याला पाहून आत्मस्वरूपी सुख पावतो एरवी तरी येणे योगे इंद्रिया विंद लागे, तै चित्त भेटोरी गे आपण पेया एरवी तरी या योगामुळे ज्या वेळेला इंद्रियांचा निग्रह होतो त्यावेळेला चित्त आपल्या चैतन्याच्या भेटीला निघते परतोनी पाठी मोरे ठाके आणि आपण देखे देखत खे वळखे वो म्हणे तत्व हे मी ते ज्या वेळेला विषय सोडून परत अंतर्मुख होते आणि आपण आपल्या आत्मस्वरूपाला पाहते त्याच वेळी पाहिल्याबरोबर त्या स्वस्वरूपाची ओळख पडते व ते तत्व मी आहे अशा समजुतीवर ते येते श्लोक एकवीसावा सुखम आत्युद्धी ग्राह्य चलती तत्वत हे सुख सर्वोत्कृष्ट आहे जे केवळ बुद्धीने प्राप्त आहे जे इंद्रियाना गोचर आहे जे सुख भोगत असताना तो योगी आपल्या स्वरूपापासून चलन पावत नाही असे सुख योगाच्या अनुभवाला येते ती ओळखीची सरिसे सुखाची या साम्राज्य बैसे मग आपण पा समरसे जाय त्या ओळखी बरोबरच ते सुखाच्या साम्राज्यावर बसते आणि त्याथे आत्म्याशी समरस झाल्यामुळे चित्ताचा चित्तपणा नाहीसा होतो जया परते आणी नाही जया इंद्रिये नेणती कही ते आपण ची आपुलिया ठाई हो ठाके व जाहुन दुसरे का ज्यादा इंद्रि केवत नहीं, जला केवा जानत नहीं। असे जे चैतन्या, ते चैतन्य मन अपन स्वतः अपने होते हैं